पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद कव्हाणकर तंत्र तिसरे काकुदुकीय कथाते रावी गंगा नदीच्या काठी ऋषींचा एक आश्रम होता सर्व ऋषी तप अध्यापन उपवास अनुष्ठान याच निमग्न असत ते नेहमी वल्कले धारण करून राहत व कंदमूळे सेवन करून गंगेचे शुद्ध पाणी पित असत त्या सर्व तपस्व्यांचा कुलपती नावाचा एक ऋषी होता एक दिवस तो गंगेत स्नान करून अर्ध देता पाणी घेऊन उभा असताना एका ससाण्याच्या तोंडातून मिसटलेले एक उंदराचे पिल्लू त्याच्या हातात पडले त्याला वडाच्या एका पानावर ठेवून त्याने पुन्हा स्नान करून सर्व प्रायश्चित्त विधी उरकले आपल्या तपाच्या बलावर त्या उंदराच्या पिलाला एका लहान मुलीचे रूप देऊन तिला घेऊन तो आपल्या आश्रमात आला आणि आपल्या मूल नसलेल्या पत्नीला म्हणाला भद्रे तुझ्यासाठी मी ही एक मुलगी आणली आहे तिचे तो नीट संगोपन कर ऋषी पत्नीने तिथे चांगल्या प्रकारे लालन पालन केले तिला बारावे वर्ष लागले तेव्हा ती विवाहस योग्य झाली आहे असा विचार करून ती आपल्या पतीस म्हणाली आपली मुलगी आता लग्नास योग्य झाली आहे हे आपण जाणत नाही का तिथे विवाह करण्याचे वय उलटून चालले आहे हे आपल्या लक्षात येत नाही का ऋषी म्हणाला ठीक बोललीस मुली ते लग्न केले नाही तर पित्याला दोष लागतो आता मी हिला योग्य असा नवरा पाहतो कारण कुल आणि धन ही जेव्हा समान असतात तेव्हाच विवाह यशस्वी होतो कुल शिर वडील माणसे विद्या धन वय आणि सुदृढ शरीर या सात गोष्टी योग्य आहेत की नाही हे पाहून तिथे मुलगी द्यावी असे शास्त्र आहे तर आपण भगवान आदिलाच बोलावू आणि तिला पसंत असेल तर त्यालाच आपली मुलगी देऊ ऋषी पत्नी म्हणाले हे ठीक आहे असेच करा ऋषीने मंत्र प्रभावाने सूर्याला आपल्या आश्रमात बोलाविले सूर्य तेथे येऊन म्हणाला महाराज मला आपण का बोलाविले ऋषी म्हणाला ही माझी कन्या तिची इच्छा असेल तर तू तिच्याशी विवाह कर इतके बोलू ऋषीने आपल्या मुलीस मुली, मुली विचारले, हो मुली विचारले मुली हा त्रैलोक्य दीपक सूर्य तुला पसंत आहे का मुलगी म्हणाली बाबा हा अतिशय तेजस्वी व दाहक आहे मला नाही हा आवडत याच्याहून कोणी अधिक बलवान असेल त्यालाच बोलवा तिथे बोलण्या ऐकून ऋषीने सूर्याला विचारले तुझ्याहून कोणी मोठा आहे का सूर्य म्हणाला माझ्याहून मेघ मोठे आहेत कारण मेघांमुळे मी लोपून जातो व असा होतो नंतर ऋषीने मेघाला बोलाविले आणि मुलीला विचारले मुली हा ठीक आहे ना मुल्गी म्हणाली हा काळा आणि जड आहे याच्यापेक्षा दुसरा कोणी मोठा असेल त्याला बोलवा ऋषीने मेघात विचारले तुझ्याहून मोठा कोण आहे मेघ म्हणाला वायू माझ्याहून मोठा आहे जोराच्या वाऱ्याने मी कोठल्या कोठे वाहून जातो ऋषीने त्यानंतर वायू पाचारण केले व कन्येस विचारले हा वायू तर तुझ्याशी विवाह करण्यास योगला आहे ना मुलगी म्हणाली हा चपल आहे याच्याहून आणखी कोणी मोठा असेल त्याला बोलवा ऋषीने वायूला विचारले तुझ्याहून श्रेष्ठ कोण आहे वायू म्हणाला पर्वत माझ्याहून श्रेष्ठ आहे कारण पर्वता पुढे माझी गती कुंठित होते ऋषीने पर्वतास बोलावून आणले व पुन्हा एकदा आपल्या मुलीला विचारले मुली या पर्वताशी लग्न तुझे लावून देऊ का मुलगी म्हणाली बाबा हा कठीण आणि फक्त एका ठिकाणीच राहणार आहे दुसरा कोणीतरी पहा ऋषीने पर्वतास विचारले तुझ्याहून मोठा कोण आहे पर्वत म्हणाला उंदिर माझ्याहून श्रेष्ठ आहे तो मलाही पोखरतो शेवटी ऋषीने उंदरास बोलावून आणले आणि मुलीस बोलावून विचारले ह्या उंदराशी तुझा विवाह करून देऊ का हा तुला पसंत आहे का मुलीने उंदराला पाहता जातीचा आहे हे पाहून तिचे शरीर रोमांचित झाले आणि ती ऋषीस म्हणाली बाबा मला उंदीर करा आणि याच्याशी माझा विवाह करून द्या म्हणजे मी सुखाने राहीन ऋषीने आपल्या तपबलाने तिला पुन्हा उंदराचे रूप दिले व तिला त्या उंदराला देऊन टाकली म्हणून म्हणतो की सूर्य मेघ वायू आणि पर्वत यांना डावलून एका उंदरीने आपल्या जातीचा उंदिर नवरा म्हणून पसंत केला कारण सर्वांना आपली जात प्रिय वाटत असते रक्ताक्षाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्या घोबडांनी स्थिरजीवीला उचलून किल्ल्याकडे नेले स्थिरजीवी मात्र मनातल्या मनात, मनात हसत विचार करीत होता मला मारून टाकावे या मताचा हा एकटा रक्ताक्षच आहे आणि तोच घोबडांचा खरा हित आणि राजनीती कुशल आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर हे वागतील तर त्यांचे काहीही नुकसान होणार नाही किल्ल्या जवळ आल्यावर अनिवर्धन म्हणाला पहारेकड्यांना योग्य अशी चांगली जागा राहावयास द्या स्थिरजी मनात म्हणाला मला या घोगडांचा नाश करावयाचा आहे तेव्हा त्यांच्या घोडप्यामध्ये राहून ते जमणार नाही एखाद्या वेळी त्यांना काही संशय येईल आणि ते सावध होतील तेव्हा आपण किल्ल्याच्या फार आत जाता उपयोगी नाही किल्ल्याच्या दाराजवळच कुठेतरी राहिले पाहिजे म्हणजे आपले काम सोपे होईल असा विचार करून तो त्या घोगड्यांच्या राजाला म्हणाला महाराज आपण म्हणता ते उत्तम आहे परंतु मलाही ही थोडीफार नीती कळते मी मनाने शुद्ध असलो आणि तुमच्याबद्दल तरी तुमच्या किल्ल्यात मी राहणे योग्य नाही मी इथे किल्ल्याच्या दारात राहून दररोज आपल्या पायांचे दर्शन घेईन आणि आपली सेवा करीन राजाने त्याला संमती दिली आणि सेवकांना स्थिरजीवीला दररोज उत्तम आहार देऊन त्याची नीट बर्दास्त ठेवायची आज्ञा करून तो निघून गेला दिसू लागला रक्ताक्षर्याने एक दिवस राजाला आणि इतर मंत्र्यांना म्हणाला सर्व मंत्री व आपण अगदी मूर्खपणाने वागत आहात कारण एक मी मूर्ख मला पकडणारा पारधी दुसरा मूर्ख आणि राजा व त्याचा प्रधानही मूर्ख हा सारा मूर्खांचाच बाजार आहे असे एक पक्षी म्हणाला तसलाच हा प्रकार आहे त्या सर्वांनी विचारले हे कसे रक्ताक्ष सांगू लागला